न्यायरत्न ठीक आहे मी हे मानले की आजकाल चांगले पंडित नाहीत परंतु उच्च श्रेणींचे ब्राह्मण लोक वैष्णव धर्मास का स्वीकारित नाहीत ब्राह्मण सात्विक वर्णाचे आहेत सतपथ आणि उत्तम धर्माप्रती ब्राह्मणांची स्वाभाविक रुची असते मग काय कारण आहे की अधिकांश ब्राह्मण वैष्णव धर्माच्या विरोधी आहेत वैष्णवदास जेव्हा आपण विचार विचारत आहात तेव्हा मला बाध्य होऊन सांगावे लागते वैष्णवजन स्वभावाने दुसऱ्यांविषयी कधी चर्चा करीत नाहीत जर आपण कष्ट मानले नाही आणि सत्य जाणण्याची बाळगत असाल तर मी आपल्या उरलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो न्यायरत्न काहीही हो शास्त्राचे अध्ययन करून आपण शम दम आणि तितिक्षेचे पक्षपाती आहोत आम्ही आपल्या बोलण्यास सहन करू शकणार नाही असे काही नाही आपण निसंकोचपणे स्पष्ट बोला आम्ही योग्य चांगल्या गोष्टींचा आदर करतो वैष्णवदास पहा रामानुज मधव स्वामी आणि निंबादित्य हे सगळे ब्राह्मण आहेत त्यांचे हजारो हजारो ब्राह्मण शिष्य ब्राह्मण शिष्य आहे होते गौड आमचे श्री चैतन्य महाप्रभू वैदिक ब्राह्मण आहेत आमचे नित्यानंद प्रभू राढीय ब्राह्मण आहेत आमचे अद्वैत प्रभू वारेंद्र ब्राह्मण आहेत तथा आमचे गोस्वामी आणि संतजन अधिकांश ब्राह्मणच आहेत हजारो हजारो उच्च श्रेणीचे ब्राह्मण आजकाल वैष्णवधर्म ग्रहण करून त्याचा समग्र विश्वात प्रचार करीत आहेत असे असताना आपण असे कसे म्हणू शकता की उच्च श्रेणीचे ब्राह्मण वैष्णवधर्माचा आदर करीत नाहीत आम्ही जाणतो जे ब्राह्मण वैष्णवधर्माचा आदर करतात ते अत्यंत उच्च श्रेणीचे ब्राह्मण आहेत परंतु कुळ आणि संगदोषामुळे तथा असत शिक्षणामुळे काही लोक ब्राह्मण वंशात जन्म घेऊनही वैष्णवधर्माचा विद्वेष करतात यामुळे त्यांच्या दुर्भाग्याचा आणि पतनाचा परिचय होतो त्यांच्या ब्राह्मणत्वाचा नाही विशेषत शास्त्र शास्त्रानुमोदीत सदब्राह्मण कलिकाळ कलिकाळात अत्यंत अल्प आहेत आणि ते अल्पसंख्याक अल्पसंख्याक ब्राह्मणच वैष्णव आहेत ब्राह्मण ज्यावेळी वेद, मात, वेद माता वेदमाता गायत्री प्राप्त करतात त्याच वेळी ते दीक्षित वैष्णव होऊन जातात कलीच्या संसर्गाने त्यापैकी काही लोक पुन्हा अवैधिक दीक्षाग्रहण करून वैष्णव धर्माचा परित्याग करतात म्हणून वैष्णव ब्राह्मणांची संख्या अल्प जाणून कुठल्या प्रकारचा दिक्षाभूल करणारा सिद्धांत मांडू नका न्यायरत्न नीच जातीचे लोक अधिकांश वैष्णव धर्म का स्वीकारतात वैष्णवदास यात संदेहाचे काहीच कारण नाही निच जातीमध्ये अधिकांश व्यक्ती स्वतःच दिनहीन समजतात म्हणूनच ते वैष्णवांचे दयापात्र होतात वैष्णवांच्या कृपे व्यतिरिक्त वैष्णव होता येत नाही जातीमध आणि उन्मत्त राहिल्याने दिनता हृदया स्पर्श करीत नाही म्हणूनच अशा लोकांकरिता वैष्णवांची कृपा लाभणे अत्यंत दुर्लभ असते न्यायरत्न मी या विषयास पुढे आणखीन वाढू इच्छित नाही मी पाहतो आहे की आपण क्रमशास्त्राच्या उद्धृत करताय करणार जे कलियोगी ब्राह्मणासंबंधी सांगितले गेले आहेत वराह पुराणोक्त राक्षसाहा कलिमाश्रित्य जायंते ब्रह्मयोनिशू आदी वचनांना ऐकून आम्हाला फार दुःख होते म्हणूनच या विषयाची चर्चा मी छेडत नाही अच्छा हे तरी सांगा की आपण त्यानाचे अनंत स्वरूप असणाऱ्या श्री शंकराचार्यांचा आदर का नाही करीत वैष्णवदास आपण हे काय म्हणताय आम्ही शंकराचार्यास महादेवांचा अवतार मानतो श्रीमन महाप्रभूंनी त्यांना आचार्य रूपात सन्मान करण्याचा उपदेश दिलेला आहे आम्ही शंकराचार्यांचा आदर करतो परंतु त्यांच्याद्वारे प्रकाशित मायावादाचा स्वीकार करी स्वीकारित नाही मायावाद वैदिक धर्म नाही तर प्रशन्न बौद्धमत आहे आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्यांकरिता भगवंताच्या आज्ञेने शंकराचार्यांनी वेद वेदात्म आणि गीतादींचे विपरीत अर्थ करून अद्वैतनाम अद्वैतवाद नामक एक अद्वैतन अद्वैतवाद नामक एका असतमतास प्रकाशित केले आहे याच आचार्यांचा दोष काय की ज्यामुळे त्यांची निंदा केली जावी बुद्धदेव भगवंतांचेच अवतार आहेत त्यांनी त्यांनीही वेदविरुद्ध बौद्धमताचा प्रचार केला आहे असे असले तरी कुठलीही संतान त्यांची निंदा करते का जर असे म्हटले की श्री भगवान आणि महादेवांना अशी कार्य शोभा देत नाहीत कारण त्यामुळे वैषम्य दोष लागतो तर त्यास उत्तर असे आहे की विश्वपालक भगवान आणि त्यांचे कर्म सजीव महादेव सर्वज्ञ आणि सर्व आहेत त्यांच्यात वैषम्य दोष येऊच शकत नाही त्यांच्या कार्याचा गंभीर अर्थ न समजल्याने निंदा करतात भगवान आणि त्यांचे कर्म मनुष्याच्या मन आणि बुद्धीच्या आहेत म्हणून बुद्धिमान मनुष्याचे हे म्हणणे आहे की हे म्हणणे की ईश्वराचे हे कार्य बरोबर नाही असे होणे उचित होते हे योग्य नाही असुर स्वभावाच्या लोकास मायाजाळात आबद्ध करून ठेवण्यामागचा हेतू काय आहे हे तर सर्व नियता जाणतात आम्हाला जाणण्याचा काहीच उपाय नाही काहीच उपाय नाही ही सर्व काही भगवंताची लिला आहे भगवत भक्तजन भक्तजन तर भगवंतांच्या लिला कथांच्या श्रवणातच आनंद प्राप्त करतात या संबंधी कुठल्याही प्रकारचे तर्कवितर्क करणे त्यास पसंत नाही न्यायरत्न आपण मायावादास वेद वेदांत आणि गीतेविरुद्ध का म्हणता वैष्णवदास जर आपण उपनिती उपनिषिदे जर आपण उपनिषिदे आणि वेदांतसूत्रे वाचली आहेत तर कृपया असे मंत्र आणि सूत्रे सांगा ज्यांच्या योगे मायावादाची पुष्टी झाली आहे मी त्यांचा यथार्थ आणि सरळ अर्थ सांगून प्रमाणित करीन की ते मायावादाची पुष्टी करीत नाहीत काही काही मंत्रामध्ये मायावादाचा आभास अवश्य दिसतो परंतु आधीच्या आणि नंतरच्या मंत्रांची विवेचना केल्यावर त्यांचा अर्थ स्पष्ट झक झळकतो स्पष्टच झळकतो आणि मायावादाची पुष्टी करणारा अर्थ तत्क्षणी तिरोहित होऊन जातो न्यायरत्न बंधू मी उपनिषद आणि वेदांत वाचलेले नाहीत न्यायशास्त्राचा विषय असेल तर कंबर कसू शकतो घटाला पट करू शकतो आणि पटाचा घट बनू शकतो गीतेचे थोडेसे अध्ययन तर अवश्य केले आहे परंतु त्यात विशेष प्रवेश नाही फलस्वरूप मला येथे गप्पच बसावे लागेल अच्छा एक गोष्ट आणखी विचाराविषयी वाटते आपण विद्वान आहात तेव्हा यथायोग्य समजावून सांगा वैष्णवजन विष्णूच्या प्रसादा प्रती अत्यंत श्रद्धा बाळगतात परंतु ते अन्य देवी देवतांच्या प्रसादाप्रती अश्रद्धा का करतात ते अन्य देवी देवतांचा प्रसाद का ग्रहण करीत नाहीत वैष्णवदास मी पंडित नाही नितांत मूर्ख आहे मी जे काही बोलतोय ते या माझ्या गुरुदेवांच्या परमहंस महाराजांच्या कृपेनेच बोलतोय अनंत आहे कुणीही संपूर्ण शास्त्रांचे अध्ययन केलेले नाही शास्त्ररूपी समुद्राचे मंथन करून गुरुदेवांनी मला जी सार शिकवण दिली आहे मी त्यास समस्त शास्त्राद्वारे प्रतिपादित सिद्धांतरूपात ग्रहण केले आहे आपल्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की वैष्णवजन अन्य देवी देवतांच्या प्रसादाप्रती अश्रद्धेचा भाव ठेवीत नाहीत श्रीकृष्ण समस्त ईश्वरांचेही ईश्वर अर्थात परमेश्वर आहेत देवी देव देवदेवी त्यांचे दासदासी अर्थात भक्त आहेत भक्तांच्या प्रसादाप्रती वैष्णवजन कधीही अश्रद्धा प्रकट करू शकत नाहीत कारण भक्ताच्या प्रसाद सेवेने शुद्ध भक्तीची प्राप्ती होते भक्ताची चरणधूळ त्यांचे चरणामृत आणि अधरामृत हे तिन्ही भवरोगास दूर करणाऱ्या महा स्वरूप आहेत खरी गोष्ट तर ही आहे की मायावादी कुठल्याही देवतेची पूजा करोत अथवा अन्न आदी नैवेद्य अर्पण करोत। मायावादाच्या निष्ठारूप दोषामुळे त्या देवता त्या नैवेद्यास ग्रहण करीत नाहीत शास्त्रामध्ये याविषयी बरेच प्रमाण आहेत जिज्ञासा केल्यावर सांगू शकतो देवी देवतांचे पुजारी अधिकांश मायावादीच असतात त्यांनी दिलेला देव दिलेला देवप्रसाद ग्रहण केल्याने भक्तीची हानीच होते आणि भक्ती देवीच्या निकट अपराधी भावे लागते जर कुणी शुद्ध वैष्णव कृष्णास अर्पित केलेला प्रसाद। प्रसादेवतांना अर्पण करतो तेव्हा ते देवी देवता मोठ्या प्रेमाने त्याला ग्रहण करून नृत्य करू लागतात आणखीन एक गोष्ट पहा शास्त्राची आज्ञाच बलवान आहे योगशास्त्रात योग, योग साधकास अन्य देवी देवतांचा प्रसाद ग्रहण करण्यास निषेध केलेला आहे याचा अर्थ हा नाही की योगी अन्यान्य देवतांच्या प्रसादाप्रती अश्रद्धेचा भाव ठेवतात कारण योग साधनेत प्रसादाचा त्याग केल्यानेग्र करण्यास खूप मदत होते अशा प्रकारे भक्ती साधनेतही उपास्य देवते व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या देवतेचा प्रसाद खाल्ल्याने अन्यन्य भक्ती सिद्ध होत नाही म्हणूनच असे समजणे चुकीचे आहे की वैष्णवजन अन्य देवी देवतांच्या प्रसादाची घृणा करतात केवळ शास्त्रज्ञांनी समजलो परंतु तुम्ही लोक शास्त्रसम तुम्ही लोक शास्त्रसंमत यज्ञात पशुवधाचा विरोध का करता वैष्णवदास पशूंचा वध करणे हा शास्त्रांचा उद्देश नाही वेदांमध्ये मां हिंस्यात सर्वानी भूतानी या मंत्राद्वारे पशु हिंसेचा निषेध केलेला आहे मानव मानव स्वभाव जोपर्यंत तामसिक आणि राजसिक राहतो तोपर्यंत मनुष्य स्वभावत स्त्रीसंग मानसरक्षण आणि मद्यपानात आसक्त राहतो मनुष्यांना उपरोक्त कार्यात प्रवृत्त करणे वेदांचे उद्दिष्ट नाही उलट त्यांचा उद्देश त्यांना त्या त्या कार्यापासून निवृत्त करणे आहे उपरोक्त प्रकारच्या उश उचर, उचलखल प्रवृत्तीचे क्रमशः दमन करण्याकरिता वेदांमध्ये मध्यमास आणि मैथुनाची व्यवस्था केलेली आहे जसे अनियमित समयी मैथुन्य करणाऱ्यांकरिता विवाहाद्वारे मैथुनाची व्यवस्था निरंतर पशुपध करून मांसभक्षण करणाऱ्यांकरिता केवळ यज्ञाच्या वेळी मांसभक्षणाची व्यवस्था आणि विशेष विशेष वेळी विशेष क्रियांमध्येच मद्यपानाची व्यवस्था आहे या व्यवस्थांचे विधिवत पालन केल्याने मनुष्याच्या कु कुप्रवृत्ती क्रमशः संकुचित होत होत अंत संपूर्णपणे निवृत्त होऊन जातात वेदांमध्ये पशूंचा वध करण्याची आज्ञा दिलेली नाही उलट त्यांचे तात्पर्य या शब्दामध्ये पहा लोक व्यवा मिश मद्यसेवा नित्यांतोरण ही त्रचोदना व्यवस्थित सुराग्रास वैष्णवांचा सिद्धांत असा आहे की जर तामसिक आणि राजसिक प्रवृत्तीच्या मनुष्यांनी पशुवध केला तर काही आपत्ती नाही परंतु सात्विक प्रवृत्तीच्या मनुष्याद्वारे प्राणी हिंसा करणे योग्य नाही जीवहिंसा पशुवृत्ती आहे अहस्तानी सहस्ताना प, पदानी चुपदा आहे उद्धार होण्याकरिता जे श्राद्ध कर्म केले जातात त्यात वैष्णव आपत्ती का दर्शवितात वैष्णवतास कर्मात आसक्त पुरुष जे कर्मकांडानुसार श्राद्ध करतात त्याला वैष्णवांचा काहीच विरोध नसतो शास्त्र तर केवळ इतकाच निर्देश देते सर्वात य शरण शरण्यम गो मुकुंदम परीहुत्य करतम अर्थात जो मनुष्य सर्व प्रकारे भगवंताच्या शरणी आला आहे तो देवता ऋषी पितर प्राणी कुटुंब आणि अतिथीच्या ऋणातून मुक्त होऊन जातो तो कुणाच्याही आधी नसतो नसतो किंवा म्हणूनच पितृऋणापासून उद्धार होण्याकरिता कर्मकांडीय श्राद्ध आणि कर्माचे विधान भगवंता शरणागत झालेल्या भक्तांकरिता नसते त्यांच्याकरिता भगवंताची पूजा करून पितरास भगवत प्रसाद अर्पण करून बंधू बांधवांसोबत भगवत प्रसाद प्राप्त करणे हाच एकमात्र विधी आहे नायरत्न अशी व्यवस्था अशी अवस्था आणि अधिकार केव्हापासून मानावा वैष्णव हरिक श्रद्धा उत्पन्न होते त्यावेळी वैष्णवांचा हा अधिकार उत्पन्न होतो तावत कर्माण न निर्विद्य ते यावता मतकथा श्रद्धा यावन जायते न्यायरत्न आपले विचार ऐकून मी अत्यंत प्रसन्न झालो अगात पांडित्य आणि विचारांची सुष्म, पाहून माझी आज वैष्णवधर्मात श्रद्धा उत्पन्न झाली आहे बंधू हरिहर शुष्क तर्कांनी कुठलाच लाभ होत नाही हे महामहध्याय पंडित आहेत शास्त्राच्या विवेचनात अत्यंत निपुण आहेत आपल्या व्यवसायाच्या रक्षणाकरिता आम्ही काहीही बोललो तरी निमाई पंडितांसारखा प्रतिभाशाली पंडित आणि उत्तम वैष्णव या बंगालच्या भूमीतच काय पण समस्त भारतात कधी जन्माला असेल जन्मला असेल की नाही हे शंकास्पद आहे चला आता त्या किनारी जाऊ दिवस मावळतो आहे अंधार झाल्यावर नदी पार करायला त्रास होतो हे ऐकून अध्यापकाच्या दलाने हरिबोल हरिबोल म्हणत प्रस्थान केले इकडे वैष्णवगण भगवान श्री सच्चिनंदन गौरहरी गौरहरीस जय म्हणून नृत्य करू लागले दहावा अध्याय समाप्त